श्लोक तेरावा यष्टाशी नसंत सज्जन सर्व पापांपासून मुक्त होतात जे यज्ञ न करता केवळ स्वतः करता पाप सिद्धी करतात ते पापी लोक पाप भक्षण करतात देखा विहित क्रियाविधी जो असतीये समृद्धी विनियोग करी पहा निर्तुक बुद्धीने स्वधर्माचरण करण्यात जवळ असलेल्या संपत्तीचा विनियोग करतो गुरु गोत्र अग्नि पूजे अवसरे भजे द्विजी निमित्ताधिकी यजी पितरोदेशे गुरु गोत्र व अग्नी यांचे पूजन करतो योग्य वेळेला ब्राह्मणांची सेवा करतो आणि पितरांकरता श्राद्धाधी नैमितिक कर्मे करतो क्रिया उचित वर सांगितलेल्या विहित कर्माचरूप यज्ञाने यज्ञ यद्न्य पुरुषाच्या ठिकाणी यजन करून जे जे यज्ञशेष सहजच राही ते, ते सुखे आपुले घरी कुटुंबेशी भोजन करी ना ते त्याचे आपल्या घरी आपल्या सुखाने सेवन ते ते पापाचा नाश करते। यज्ञ करून राहिलेले शेष तो भोगतो म्हणून ज्याप्रमाणे अमृत मिळाले असता मोठाले रोग रोगेरा सोडून जातात त्याप्रमाणे पातके त्या सोडून जातात ना कळे दोषा अथवा ज्याप्रमाणे ब्रम्हनिष्ठ पुरुष भ्रांतीला म्हणजे देह तादात्म्याला येतकिंचित वश होत नाही त्याप्रमाणे यज्ञातील तो शेष भोगणारा पापाच्या तलाख्यात सापडत नाही म्हणून स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगी जे मग उरे ते भोगी जे संतोषे म्हणून स्वधर्माचरणाने जे मिळेल ते स्वधर्म करण्यात खर्च करावे व मग जे शिल्लक राहील त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा हे वाचून पार्था राहाट नये अन्यथा ऐसी आद्य हे कथा श्री सांगें अर्जुना अशा रीतीने वागण्याखेरीच दुसऱ्या रीतीने वागू नये अशी ही सृष्टी आरंभाची कथा श्री कृष्णाने सांगितली जे देहची आपण पे मानिती आणि विषयांत भोग्य म्हणती या परते न स्मरती आण आपण देहच आहोत असे मानून जे लोक विषय हे भोग्य वस्तू आहेत असे समजतात आणि जास्त या पलीकडे दुसरी काहीच कल्पना नसते हे यज्ञोपकरण सकळ नेणत साते बरळ अहम बुद्धी केवळ भोग पाहती। ते भ्रमिष्ट लोक आपल्याजवळ असलेली संपत्ती वगैरे सर्व काही यज्ञाची सामग्री आहे असे न समजता केवळ आपणच अहंकाराने भोग घेण्याकडे प्रवृत्त होतात इंद्रिय रुची सारिके करतात ते पापी लोक या पदार्थांच्या रूपाने वस्तुत पापच सेवन करतात असे समज संपत्ती जात आघे हे हवन द्रव्य मानावे मग स्वधर्म यज्ञे अर्पावे आदी पुरुषी वास्तविक वास्तविक पाहता जेवढी आपली संपत्ती आहे ती सर्व यज्ञात उपयोगी पडणारी आहे असे समजून मग ती स्वधर्मरूप यज्ञाने परमेश्वराला अर्पण करावे हे सांडोनिया मूर्ख आपण पेया लागे देख निपी पाक नानाविध अशा रीतीने वागायचे टाकून पहा ते मूर्ख लोक आपल्या स्वतःकरता नाना प्रकारचे पकवाने तयार करतात जि ही यज्ञ सिद्धी जाये परेशातोशु होये ते हे सामान्य अन्न न होये म्हण ज्या अन्नाच्या योगाने यज्ञ सिद्धी ला जातो आणि परमेश्वर संतुष्ट होतो म्हणून हे अन्न कमी योग्यतेचे नाही हे न ना म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण ते जीवन हेतू कारण विश्वाय हे अन्न सामान्य समजून अन्न हे ब्रह्मरूप आहे असे समज कारण के अन्न हे सर्व जगाला जगण्याचे साधन आहे श्लोक चौदावा अन्नातन संभव यज्ञात भवते पर्जन्य यज्ञ कर्म समोद्भव अन्नापासून भूते उत्पन्न होतात पर्जन्यापासून अन्नाची उत्पत्ती होते यज्ञापासून पर्जन्य होतो व कर्मासून यज्ञाची उत्पत्ती होती अन्ना सूत्र प्ररोहती समसे मग पर्जन्यू या अन्ना ते सर्वत्र ही सर्व भूते अन्नापासून वाढतात व या अन्नाला पाऊस चोहीकडे उत्पन्न करतो तया पर्जन्या यज्ञी जन्म यज्ञाते प्रगती कर्म कर्मासी आधी ब्रह्म वेद रूप तो पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो तो यज्ञ कर्मापासून प्रकट होतो आणि वेदरूप ब्रह्म हे कर्माचे मूळ आहे श्लोक पंधरावा कर्म ब्रोद्भवम विधी ब्रह्म अक्षरसम उद्भवम तस्मात सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठित कर्म वेदापासून उद्भव पावले आहे असे जाण आणि परमात्मा वेदाचे कारण आहे म्हणून सर्व व्यापी सर्व विषयांचे प्रकाशन करणारा वेद नित्य दूर व जवळ असणारे म्हणजे सर्वत्र असणारे जे ब्रह्म ते, ते वेदानं उत्पन्न करते म्हणून हे स्थावर जंगमात्मक विश्व ब्रह्मात गोवलेले आहे परिकर्माची या मूर्ती ुती ऐके सु अखंड गजुनाूर्तिमंत कर्मरूप यज्ञामध्ये वेदाचे निरंतर राहणे आहे श्लोक सोळावा एवर्ति चक्र नानुवर्तयती हायु इंद्रिय रामो मोघम पार्थ स जीवती हे अर्जुना याप्रमाणे सुरु केलेल्या चक्राला अनुसरून जो इहलोके वागत नाही व वा इंद्रियामध्ये रममान होतो त्याचे आयुष्य पापमय आहे तो व्यर्थ जगतो ऐशी हे आदी परंपरा संक्षेपे तुझ नुर्धरा सांगितली अध्वरा, अर्जुना या प्रमाणे ही मुळातली कार्यकारणाची मालिका तुला या यज्ञाकरता थोडक्यात सांगितली म्हणून समूळ हा उचितू स्वधर्म रूप क्रतू नानुष्ठी जो मतू लोकीय म्हणून जो उन्मत पुरुष लोका या लोकांमध्ये योग्य असलेल्या या स्वधर्म रूप साध्यंत आचरण करणार नाही तो पातकांची राशी जाणभारभूमी सी जो कुकर मे इंद्रियांसी उपेग गेला जो वाईट आचरण करून इंद्रियांचे केवळ लाड पुरवतो तो पापाची राशी असून भूमीला केवळ भार आहे असे समज ते जन्म कर्म सकळ अर्जुना अति निष्फळ जैसे का अभ्र पटल अकाळीचे जसे बलत्याच वेळेला आलेली मेघांची फळी निरुपयोगी असते त्याप्रमाणे अर्जुना त्याचे जन्म व कर्म निष्फळ आहेत का गळ असताना अर्जेचे तैसे जियाले देख्याचे जया अनुष्ठान स्वधर्मा किंवा ज्याच्या हातून आपल्या धर्माचे आचरण होत नाही त्याचे जगणे हे शेळीच्या गळ्यास असलेल्या सणाप्रमाणे निरर्थक आहे म्हणून ऐके पांडवा हा साधर्मू कवणे न संडावा सर्व भावे भजावा हा म्हणून अर्जुना ऐक आपला हा धर्म कोणीही सोडू नये कायावाच्या मने करुन? या आचरण करावे तरी कर्तव्य आले, मगा उचीत का पूर्व कर्मानुसार मिला ले ले ले है, है तो मग अपले कर्म अपन का टाकावे परि सपास व्य मूर्ति ला दे खिरीती कर्माची ते गावे गा अर्जुना ऐक मनुष्य शरीर मिळाले असता जे कर्माचा कंटाळा करतात ते अडाणी आहेत श्लोक सत्रवर यस्वात्मिरेव स्यादात्मतृप्तश मानव आत्मन्येव संतुष्ट कार्यते जो मनुष्य आत्म्याच्या ठिकाणी रत असतो आणि आत्म्याचे योगाने तृप्त असतो आणि आत्म्या मध्येच संतुष्ट असतो त्याला काही कार्य राहत नाही एकून असे कर्मे जो अखंडित रमे आपण जो निरंतर आपल्या स्वरूपात घडलेला असतो तोच एक या जगात देहधर्मा युक्त असूनही कर्माने लिप्त होत नाही जे तो आत्मबोधे तो शाकृत कार्यू देखला मनोनी म्हणजे सांडवला कारण कर्म पहा, कर्मसंग आत्मज्ञानाने संतुष्ट होऊन कृतकृत्य झालेला असतो म्हणून त्याचा कर्माशी सहज संबंध सुटलेला असतो श्लोक अठरावा नव तस कृत ना कृत कश्चन नव भूतेस कश्चिदर्थ व्यपाश्रय इहलो की त्याला कर्म केल्याने काही लाभ होत नाही आणि कर्म न केल्याने होत नाही त्याला कोणत्याही प्राण्यापासून काहीही लाभ साधा वयाचा नसतो तृप्ती जाली आजी साधने सरते आत्म तुष्टी तैसी कर्मे नाही पहा ज्याप्रमाणे पोट भरल्यावर स्वयंपाक करण्याचा खटाटोप सहजच संपतो त्याप्रमाणे आत्मानंदाच्या तृप्तीत कर्माची खटपट सहजच संपुष्टात येते जव बरे अर्जुन तो बोधू भेटे ना मना तवचे साधना बजावे लागे अर्जुना जो पर्यंत अंतकरणाची व त्या ज्ञानाची गाठ पडत नाही तो पर्यंतच या साधनांची खटपट करावी लागते श्लोक एकोणीस वस्माद असत सततम कर्म समाचर असक्तो ह्या कर्म परम आपण होती म्हणून सर्वदा अनासक्त होऊन कर्तव्य असे कर्म करीत जा अनासक्त होत जाता कर्म आचरण करणारा पुरुष मोक्षपद मिळवतो म्हणून उचितू स्वधर्मे रहाटे म्हणून तू सर्व आसक्ती टाकून देऊन निरंतर आपल्या धर्माप्रमाणे वग जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्थ ते कैवल्यपद तत्व अर्जुना जे निष्काम बुद्धीने स्वधर्माचे बुद्धी स्वधर्मा आचरण करतात ते या जगतामध्ये तत्वत श्रेष्ठ अशा मोक्षाला पोहोचतात श्लोक विसव कर्म संधी मासी तन कादय लोकसंग्रहमे संप्त झाली लोकसंग्रहाकडे दृष्टी ठेवून देखिल कर्म करणे कर्मजात अशेख नसांडीत मोक्ष सुख पावते जा कर्मात्राचा मुळीच त्याग न करता जनकाधिकांना मोक्षाचे सुख मिळाले या कारणे कर्मी आस्था एका अर्था अर्थ उपकार आस्था असणे जरूर आहे ही आस्था ही एका कामाला उपयोगी पडेल श्लोक एकवीसा यचरती श्रेष्ठ रोजन सयत प्रमाण कुरुते लोक सदनुवर्तते श्रेष्ठ पुरुष जे आचरण करतो तसेच इतर जन करतात तो जी गोष्ट प्रमाण मानतो त्याचे लोक अनुकरण करतात जे आचरता आपण देखी लागेल लोकाय तरी चुकेल अपाया, प्रसंगेचे कारण आपण आचरण केले असता या लोकांना तो किता होईल आणि अर्थात सहजच त्यांची कर्मलोपाने होणारी हानी देखे प्राप्तार्थ कर्तव्य असे उरले लोक पहा मिळवा वयाचे जे त्यांनी मिळवले व म्हणून जे निरीक्ष झाले त्यांना देखील लोकांना बळण लावण्याकरता कर्म करणे प्राप्त आहे मार्गी अंधा सरिसा पुढे देखना ही चाले जैसा अज्ञाना प्रकटावा धर्मो तैसा आचरोने आंधळ्याच्या बरोबर पुढे चालणारा डोळस आंधळ्याला सांभाळून घेऊन त्याच्या बरोबर चालतो त्याप्रमाणे अज्ञानी पुरुषाला ज्ञानाने आपण आचरण करून धर्म स्पष्ट करून दाखवावा हा गायसे जरी नकी जे तरी अज्ञाना काय उमजे तिही कवणे जरी जाणीजे मार्ग ते असे जर ज्ञानी पुरुषाने केले नाही तर अज्ञानी लोकांना काय करणार आहे त्यांना आपल्याला योग्य असलेला मार्ग कोणत्या प्रकाराने समजेल ते अनुष्ठिती सामान्य सकळ या जगात थोर लोक जे कर्म आचरतात त्याला सामान्य लोक धर्म असे म्हणतात आणि सामान्य प्रतीचे इतर सर्व लोक त्याचे आचरण करतात हे ऐसे असे स्वभावे मनोनी कर्मन संडावे, संशेषे आचरावे लागे संती। अशी सं असल्यामुळे ज्ञानी पुरुषाने कर्म सोडणे बरोबर नाही इतकेच काय पण संताने तर याचे आचरण विशेष केले पाहिजे श्लोक बावीस न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिशु लोक येशू किंचन नातव्यम वाप्त वर्त एवच एवर्मणी हे अर्जुना या त्रैलोक्यामध्ये मला कर्तव्य असे काही नाही प्राप्त न ना झालेली अशी कोणतीही गोष्ट मला प्राप्त करावायची राहिलेली नाही तथापि मी कर्मे करीत आहे आता आनिकांची कि गोठी कायश्या सांगो किरीटी देख मी चहाटी वर्तत असे अर्जुना आता दुसऱ्याची गोष्टी कशाला सांगू हे पहा मी सुद्धा याच मार्गाने भागतो काय साकडे काही माते कि कवणे आचरे मी धर्माते म्हणसी जरी मला काही कमी आहे म्हणून किंवा काही एक इच्छा धरून मी धर्माचे आचरण करतो असे जर मनशील। तरी पुरतेपणा लागे आणि को दुसरा नाही जगी ऐशी सामुग्री माझ्या अंगी जाणसी तू तर पूर्णतेच्या दृष्टीने पाहिले असता माझ्या तोडीला या जगात दुसरा कोणीही नाही अशा तऱ्हेने साम, सामर्थ्य माझ्या अंगात आहे हे तुला माहित आहे मृत गुरु पुत्र आणला तो तु वापवाडा देखील तोही मी उगल कर्मीवर मी आपल्या गुरुचा मेलेला पुत्र परत आणला तो माझा पराक्रम तू पाहिलासच आहेस असा मी देखील निमूटपणे कर्म करीत असतो परिस धर्मी वर्ते कैसा साकांशु क होयसी सा, एक उद्देश लागोणी परंतु ती कर्म मी कशी करतो म्हणून विचारशील तर सकाम पुरुष केवळ फलाच्या उद्देशाने ज्या दक्षतेने कर्म करतो तितक्याच दक्षतेने मीही पण कर्माचरण करतो पण के ते केवळ त्याच एका हेतूने कि श्लोक तेवीसाव या वर्ते जातु कर्मण्य तंद्रित मतमान वर्तन ते मनुष्याविषयी कदाचित निष्काळजी राहीन तर अर्जुना खरोखर सर्व लोक माझ्या मार्गाचे अनुसरण करतील जे भूत जात सकळ असे आम्हाचे आधीन केवळ तरी न व्हावे बरळ म्हण सर्व प्राणी समूह हो, आमच्याच तंत्राने चालणार आहे तेवा तो भडकू नये म्हणून आम्ही पूर्ण काम होऊ ने जरी आत्मस्थिती राहूनी, तरी प्रजा हे कैसेनी आम्ही निरीक्ष आपल्या स्वरूप राहिलो तर ही प्रजा कशा तऱ्हे भवसागरातून पार पडेल इ हि आमुची वास पहावी मग वर्तती परी जाणावी ते लोकस्थिती आघावी होईल आणि मग समजून घ्यावी असल्यामुळे आम्ही कर्म सोडून राहिलो तर ती लोकांची राहणी श्लोक चोवीसा लोका च चोवी कर्म याम कर्मचे दर्ता उपहन्या मी महाप्रजा जर मी कर्म करणार नाही तर हे लोक नाश पावतील संकर करण्याला मी कारण होईल या प्रजेचा म्हणजे लोकस्थितीचा नाश करण्यास कारण होईल म्हणून सविशेषे कर्माते त्यजावेना म्हणून या लोकात जो समर्थ असेल आणि सर्वज्ञतेने युक्त असेल त्याने तर विशेष करून कर्माचा त्याग करू नये श्लोक पंचवीसावा सक्ता कर्मण्य विद्वसो यथा कुरवती भारत कुर्यात विद्वसी लोक संग्रह हे अर्जुना ज्या प्रमाणे अज्ञानी लोक कर्माचे ठिकाणी आसक्त होऊन कर्म करतात त्याप्रमाणे लोक संग्रह करण्याची इच्छा करणाऱ्या ज्ञानी पुरुषाने अनासक्त होऊन कर्माचे आचरण करावे देख फळाची आशा आचरे का कर्मी भरू हो तैसा निराशाही पहा फलाच्या आशेने फलासक्त पुरुष जितक्या उत्सुकतेने कर्माचे आचरण करतो तितक्याच उत्सुकतेने फसलेल्या लोकांनीही कर्मे केली पाहिजेत जे पुढत पुढती पार्था हे सकळ लोक रक्षणीय सर्वथा म्हण कारण अर्जुना लोकांचीही वागणुकीची रीत सर्व प्रकारे नेहमी कायम ठेवणे योग्य आहे म्हणून मार्गाधारे वरतावे विश्वहे मोहरे लावावे अलौकिक नोहावे लोकांप्रती शास्त्राने सांगितल्याप्रमाणे वागून जगा सरळ मार्गाला लावावे आणि आपण लोकांची लोकबाह्य वागू नये जे सा यासेन्य सेवी ते पक्वान्य के म्हणून बाळ का जैशी नेदावी धनुर्धरा जे तान्हे बालक मोठ्या कष्टाने आईचे दूध पिते ते पकवान कसे खाणार म्हणून अर्जुना ते पकवाने ज्या प्रमाणे तान्हा मुलाला देऊ नयेत श्लोक सोबी न बुद्धि बुद्धिभेदम जनये दज्ञानाम कर्मसंगीनाम जोश ये सर्व कर्माणे विद्वान युक्त कर्माच्या ठिकाणी आसक्त झालेल्या अज्ञानी लोकांचा ज्ञानीपुरुषांनी बुद्धीभेद करू नये अवधान पूर्वक स्वतः कर्म करून ज्ञानीपुरुषाने समाहित चित्त राहून लोकांकडून सर्व कर्मे करत तैशी कर्मी जया अयोग्यता तया प्रतिनिष्कर्म्यता न प्रकटावी खेळता आदी करुणी त्याप्रमाणे ज्यांना कर्मे चांगल्या तऱ्हेने करण्याचीही पूर्ण योग्यता आली नाही त्यांना लिलेने देखील उपदेश करू नये आचरो त्यास योग्य कर्माची वागणूक लावून द्यावी हे योग्य आहे त्यांच्याजवळ त्या सत्कर्माचरणाचीच स्तुती करावी आणि कर्मातीत पुरुषांनीही सत्कर्माचे आचरण करून दाखवावे तया लोक संग्रहाला गी वर्तता कर्मसंगी तो कर्म बंधू आंगी वाजैल ना लोकांच्या कल्याणासाठी जरी त्यांनी कर्माचे आचरण केले तरी कर्माचे बंधन त्यांना प्राप्त होणार नाही जैसे बहुरूपी यांची राबो स्त्री पुरुष भावो नाही मनी परिलोक संपादने तैशीच करते बहुरूपी जेव्हा राजा राणीचे सोंग आणतात त्यावेळी त्यांच्या मनात आपण स्त्री पुरुष आहोत अशी कल्पना बचावणी करतात त्याप्रमाणे लोकसंग्रहा करता, त्या करता निष्काम पुरुष जरी कर्म करीत असले तरी त्यांना कर्माचे बंधन प्राप्त होत नाही श्लोक सत्ताविस प्रकृते क्रियमा आणि गुणे अहंकार विमूढात्मा करताहम इथे मान्यते मायेच्या गुणाने सर्व कर्मे केली जातात अहंकाराच्या योगाने ज्याचे मन मोहित झाले आहे असा पुरुष त्या कर्माचा मीस करता असे मानतो देखई पुढिलांचे पोचे तरी आपुला माथा घेईजे तरी सांगे कान दटीजे धनुर्धर अर्जुन पहा दुसऱ्याचे अवजे आपण आपल्या शिरावर घेतले तर आपण ते भाराने दडपले जाणार नाही का सांग बर तैशी शुभा शुभे कर्मे जिए निपते प्रकृती धर्मे तीए मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे तसे प्रकृतीच्या गुणांनी जी बरी वाईट होतात ती अज्ञानी मनुष्य बुद्धी भ्रंशामुळे मी करतो असे म्हणतो ऐसा अहंकारादि रूढ एक देशी मूढ तया परमार्थ गुढ प्रगावा अशा रीतीने देहा अंकार धारण करणारा व स्वतः मर्यादित समजणारा जो मूर्ख त्यास हे गुढ तत्वज्ञान उघड करून सांगू नये हे असो प्रस्तुत सांगी जाईल तुझं हित तरी अर्जुना देऊनिचित अवधारी अर्जुना आता तुला हिताची गोष्ट सांगतो ती तू चित्त देऊ नय श्लोक अठावीसाव तत्वित तू महाबाहो गुण कर्म विभाग वर्तन परंतु हे महाबाहू अर्जुना गुण व कर्म यांच्या विभागाचे ते आपल्याहून पृथक आहेत हे तत्व जाणणारा गुणांच्या ठिकाणी गुणांची प्रवृत्ती असते असे समजून आसक्त होत नाही जे तत्वज्ञानी यांच्या ठाई प्रकृती भावो नाही जेथ कर्म जात पाहिपजत असे ती अशी कि ज्या प्रकृतीच्या गुणांपासून ही सर्व कर्मे उत्पन्न होतात तिच्याशी ब्रम्हिष्ठांचे तादातोसांडून गुणकर्मे बोलांडून साक्षी भूत होऊने वर्तती देही ते देहाचा अभिमान टाकून गुण गुना व गुणांपासून उत्पन्न होणारी जी कर्मे त्यांचे उल्लंघन करून देहामध्ये उदासीन ते म्हणून जरी होती तरी कर्मबंध नातळ जळसा का भूतचे म्हणून सूर्याच्या प्रकाशात जरी प्राण्यांची सर्व कर्मे होतात तरी सूर्य हा प्राण्यांच्या कर्मने लिप्त होत नाही तसे हे शरीरधारी जरी असतात तरी ते कर्मबंधाच्या ताब्यात जात नाहीत हुआ। प्रकृतेर श्लोक एक लोक गुण कर्मांचिक आसक्त होता मंदबुद्धि पुरुषा सर्वज्ञ पुरुषा ने चलवु नो चीलिपे जो गुण संभ्रमे खेपे प्रकृती असे। या जगात जो प्रकृतीच्या तावडीत सापडून गुणांना परकर्म बलात्कारे आपण योगाने इंद्रिये आपापले व्यापार करतात त्या दुसऱ्यांनी केलेल्या कर्माचा कर्तेपणा जो बरेच आपणाकडे घेतो तो वर सांगितल्याप्रमाणे कर्माने बद्ध होतो। श्लोक दिसावाणी ठेवून सर्व कर्म समर्पण करून निरीच्छ निरहंकार होऊन संशय राहीत असा तू युद्ध कर तरी उचिते कर्मे आघावे तू वा आचरोज अर्पावी परिचित्त वृत्ती न्यासावी आत्मरूपी सर्व विहित कर्मे करून ती तू मला अर्पण कर परंतु चित्त वृत्ती मात्र आत्मस्वरूपी ठेव आणि हे कर्म मी करता का आचर या अर्था ऐसा अभिमानू झणे चित्ता मृगो हे विहित कर्म मी त्याचा करता अथवा अमुक करण्याकरता मी त्या कर्माचे आचरण करीन असा अभिमान तुझ्या चित्तात येईल तर तो येऊ देऊ नकोस तुवा शरीर परानोहावे सांडावे मग भोग सकळ तू केवळ देहाशक्त होऊन राहू नकोस सर्व कामनांना टाकून दे आणि सर्व भोगांचा यथाकाली उपभोग घे आता कोदंड घेऊन निहाती आ रुढपाये रथी देयी आलिंगन वीरवृत्ती समाधाने आता तू आपले हातात धनुष्य घेऊन या रथावर चढ आणि आनंदाने वीरवृत्तीचा अंगीकार करूढी स्वधर्माचा मानू वाढवी भारा पासोनी सोडवी मेदिनी हे या जगात तू आपली कीर्ती वाढव व वा आपल्या धर्माचा मान वाढव आणि पृथ्वीला या दुष्टांच्या ओझ्यापासून सोड आता पार्थ निकु होई या संग्रामा चित्त देई येथे वाचून काही बोलो नेम आता अर्जुना संशय टाकून दे आणि या युद्धाकडे लक्ष दे या प्रसंगी युद्धाशिवाय दुसरी काही बोलू नकोस श्लोक एकतीसावा ये मतमिदम नित्यम मनुतीष्टी मानवा न ते, ते कर्म श्रद्धा कर्मा पसुन मुक्त होते मतमाझे जी ही परम आदर स्वीकारिजे श्रद्धा पूर्वक अनुष्ठी जे, जे धनुर्धर अर्जुना हा माझा यथार्थ उपदेश जे मोठे पूज्य बुद्धीने मान्य करतात व विश्वासपूर्वक त्याप्रमाणे वागतात ते हि सकळ कर्मी वर्ततू जाणपा कर्मित हे निश्चित हे सर्व कर्म करीत असले तरी ते कर्मरित आहेत असे अर्जुन तू समज म्हणून हे कर्म अवश्य करणेय आहे श्लोक बत्तीसावा ये ना ज्ञान विमूढांधी नष्टान चेत पहा, जे निर्मत्सरी लोक माझे हे मत अनुसरत नाहीत ते सर्व प्रकारच्या ज्ञानाविषयी मूढ अविवेकी व नष्ट आहेत असे समज ना तरी मंतू होऊनी इंद्रिया लळा जे हे माझे मत अभयरुने नाही तर प्रकृतीचे स्वाधीन होऊन व इंद्रियांचे लाड करून जे लोक या माझ्या मताचा तिरस्कार करून ते ति टाकून देतात जे लेखिती अवज्ञा करूनी देखिती काहा हा अर्थवादू म्हणती वाचाळपणे जे याला एक साधारण गोष्ट समजतात जे याच्याकडे अनादराने पाहतात किंवा जे वाचाळपणे याला पुष्पितवाणी म्हणतात ते ते मोह मदीरा भुले ले, वेखे ले, पंकी ले, ते रुपी मत्त वी विषाने व्या व अज्ञान रूपी चिखरा मध्य फसले समझ देख शवाचले जैसे रत्न का व्या ज्यांध्या प्रमाण न पहा प्रेताच्या हातात दिलेले रत्न ज्या प्रमाणे व्यर्थ जाते अथवा जन्मांधाला दिवस उगवल्याचा उपयोग नाही का चंद्राचा उदयसा उपयोगान वचे वायसा मूर्खा विवेकू हातसा रुचेल ना किंवा ज्याप्रमाणे चंद्राचा उदय कावळ्यानं उपयोगी पडत नाही त्याप्रमाणे हा विचार मूर्खाने ना रुचणार नाही तैसे जय पार्था विमुख या परमार्था तयासी संभाषण सर्वथा करावेना अर्जुना याप्रमाणे जे या परमार्थाला पाठमोरे असतील त्यांच्याशी मुळीच भाषण देखील करू नये म्हणून ते न मानिते आणि निंदा ही करू लागती, सांगय पतंगू काय साहती प्रकाशाते त्या उपदेशाला मानित नाहीत आणि उलट त्याची निंदा देखील करतात म्हणून त्यांना न सांगणे बरे सांग बर पतंग प्रकाशाला सहन करू शकतील का पतंगन तेथ त्याशी अचूक मरण तेवी विषया चरण आत्मघात ज्याप्रमाणे दिव्याला आलिंगन देण्यात पतंग अचूक मरण येते विषयाचरणात अचूक आत्मनाश होतो